श्रीपादशी वल्लभ न हरि दत्ता या दिवांद सरस्वती सर्वे नात पाच श्रीपादशे वल्लभ न हरी दत्ता ते या दिगा वासुदेवांद सरस्वती सर्वे ना पाठ पा महात्म्य अध्याय पी गुरुत्तात्रया गुरुपकाला म्हणाले श्री गुरुनी सांगितले किंगून जावे जेथे उपद्रव नसेल एकांत असेल जवळ जलस्रोत असेल अशा जागी अभ्यास करावा वनात कुंजात गुहेत देवालयासारख्या पवित्र ठिकाणी किंवा शून्य गृहात बसावे योग हा मनोदंड मौन हा वाणीचा दंड आणि निरीच्छता हा देहदंड हे तीन दंड अखंड असावेत हातात वेणुदंड घेऊनही जे पाखंडी पाखंडीपणाने वर्तन करतात किंवा भंडपणाने वागतात त्यांचे तोंडही पाहू नये काया वाचा व मन यांचे दंडन करणाऱ्याला स्त्रीदंडी समजावे ज्याने राग व द्वेष यांचा त्याग केला नाही तो केवळ वेळूच्या दंडाने दंडी होत नाही जो भेदा भेद पाहत नाही ज्याच्या चित्ताला खेद होत नाही जो स्वादा स्वादाकडे लक्ष देत नाही तोच निर्विवादपणे ब्रह्मभूत समजावा जो आपल्या ठाईस सर्व पाहतो सर्व ठाई स्वतःला पाहतो शत्रुमित्र व उदासीन हे भेद पाहत नाही त्याला कोण प्रिय व कोण अप्रिय असणार समदृष्टी असा तो अद्वितीय मातीचा गोळा लोह व सुवर्ण ह्यांना जो समदृष्टीने पाहतो ज्याचे मन शुद्ध आहे तो योगवान समजावा केवळ जो ब्राह्मण आहे त्याच्यापेक्षा पाठ करणारा श्रेष्ठ जान कारण त्याची सेवा करणाऱ्यास तो पावन करतो जापक त्याहून श्रेष्ठ याज्ञिक त्यापेक्षा श्रेष्ठ परोक्ष ज्ञान संपन्न हा श्रेष्ठ ध्यान करणारा ब्राह्मण त्याहून श्रेष्ठ अनुभव घेतो तो त्यापेक्षा श्रेष्ठ निर्विकल्प समाधीस्त ब्राह्मण अतिश्रेष्ठ जो ईश्वर भक्त असतो तो ब्रह्मविद्वारिष्ठान वैदिक झाला तरी त्याहून श्रेष्ठ नाही अद्वितीय अशा त्या एकाला न जाणणारा शोकभागी होतो चतुर्वेद जाणणारा विप्र जर सूक्ष्म ब्रह्म जाणत नसेल तर तो वेदभाराने लादलेला ब्राह्मण रूपी गर्धव समजावा अलर्का असे जाणून सर्व प्रयत्न करून नित्य ध्यान करावे तरच तो खात्रीने पावन होतो जरी हा योग कठीण वाटला तरी त्याचा सोपा उपाय सांगतो काम क्रोध यांना जिंकून निसंग होऊन बसावी। दोन्ही अंगठ्यांनी कान तर्जनींनी नेत्र आणि मध्यमांनी नागपुड्या बंद करून चार अंगुलींनी तोंड धरून बसावे आपल्या उजव्या कानात जो सूक्ष्मध्वनी येतो तीकडे मन लावून एकाग्र चित्त बसावे घाबरल्यासारखे वाटल्यास डावी नागपुडी सोडावी पुन्हा ती धरून उजवीने श्वास सोडावा असे पुनः पुन्हा करावे नादाकडे लक्ष द्यावे सूक्ष्म नाद ऐकावे स्थूल नाद सोळावे असे दहा प्रकारचे नाद होतात ते चित्तात भरतात त्यामुळे सर्व वृत्तींचे निवारण होऊन उन्मनी स्थिती येते योगी ह्यामुळे समाहित होतो प्रसन्न चित्त होतो व एकांत भक्त होतो असा योगी विमुक्त जाणावा एकदा समाहित झाल्यावर तो बाह्याभ्यांतररहित होतो ह्या जगात त्याचा घात करणारा कोणीच नाही गुरुंच्या कृपेने जो एकदा मुक्त स्थितीला आला त्याला भ्रष्ट करण्याची शक्ती कळी काळालाही नाही ज्याला असे ध्यान जमत नाही प्रतिबंधामुळे विघ्ही अभ्यासात प्रगती होत नाही त्याचे पाप मोठे असते त्याचे मन चंचल असते ते स्थिर करण्याला योगी व्याकुळ होतो त्याने प्रत्यही विष्णूचे ध्यान करावे मग पाप जाऊन मन स्थिर होईल त्याचे पाय सहस्त्र त्याचे हात सहस्त्र नेत्रसहस्त्र शिरे सहस्त्र त्याच्या पोटी ब्रह्मांडे आहेत त्रैलोक्य हा त्याचा पिंड आहे त्याचा आनंद अखंड आहे तेज उद्दंड आहे सर्व प्राण्यांची शिरे ही त्याची शिरे अशा प्रकारे सर्व गात्री त्याचीच जाणवेत अतल हा पावलाचा पावलांच्या खालचा भाग बितल पावलांचा वरचा भाग सुतल घोटे जंगा हे महातल ढोपरे तलातल मांड्या रसातल कमर पाताल अशा प्रकारे कमरे खालचा भाग सप्त पाताल जाणार बिंबी भूलोक पोट भूवरलोक लोक हृदय स्वरलोक कंठ महरलोक मुख जनलोक भ्रुकुटी तपो लोक मस्तक सत्यलोक अशा प्रकारे ऊर्ध्व भाग सात लोक जड वातावरण हे त्या विष्णूचे प्राण पृथ्वी हा देह व त्याच्या शरीरात चौदा ही भुवने समाविष्ट जाणावीत नक्षत्रे दात माया हे हास्य व दिवसरात्र म्हणजे नेत्रांची उघडझाप सृष्टी म्हणजे कटाक्ष समुद्र ही कुक्षी नद्या ह्या नाड्या वृक्षौषधी हे केस मेघवृष्टी हे रेत पर्वत म्हणजे हाडे वज्रहस्त हे त्याचे बल श्रीरुद्र हा कोप दिशा हे कान पवन ही त्वचा सूर्य हा नयन वरुण ही हि जिह्वा कुमार हे नाक ही ज्ञानेन्द्रिय आता कर्मेन्द्रिय ऐक अग्नि इंद्र हे जहा अच्युत पाय हे गुद प्रजापति लिंग चंद्र हे मन नारायण है चित्त बृहस्पति हि बुद्धि रुद्र हा अहंकार असा त्याचा आकार आहे त्या त्रिभुवनाधार विश्वेश्वराचे ध्यान करावे ज्याचे ध्यान केल्याने अतिशय आनंद व उत्साह होतो ज्याचा खुनेचा शब्द ओंकार आहे त्याचे तीन अवयव आहेत अकार उकार व मकार या तीन मात्र त्यांचे देवऋषी आदी जाणून त्याचे ध्यान करावे ते सर्व पापाला जाळून टाकते एकांतात बसून दृढासन घालून दीर्घ उच्चार करून मनोभावे श्रद्धेने जप करावा अकार उकार व मकार ह्या तीन मात्रांपेक्षा आणखी सूक्ष्म अशी अर्ध मात्रा आहे तिचा उच्चार होत नाही ही मात्रा केवळ योगी जाणतात मुंगीची गती असते इतक्या सूक्ष्म गतीने ती मस्तकात घुमते ही गांधारस्वराप्रमाणे असते म्हणून योगी हिला गांधारी म्हणतात ही जीवाला परमविश्रांती देते मुंगसाच्या ध्वनीची अर्धी मात्रा निळ्या चा एक मात्रा कावळ्याच्या शब्दाच्या दोन मात्रा व मोराच्या तीन मात्रा असे प्रमाण आहे या मात्रा मनात आणून ओंकाराचा साडेतीन सात व त्यानंतर चौदा मात्रा उच्चाराव्यात ओंकाराचा दीर्घ उच्चार त्रिकाळ रोज जपता तो मस्तकात घुमतो नेटाने उच्चार असता जो ध्वनी उमटतो तो उत्तरोत्तर गोड वाटतो त्याने मनाचे व्यापार मागे पडतात ओंकार हे धनुष्य घ्यावे अभ्यासाने ते बराबर ओढावे आणि मन बाण योजून परब्रह्माचा वेद घ्यावा ज्याला माशी मारायची आहे तो प्रथम लक्षावर चित्त एकाग्र करतो आणि मग अचूक मारतो त्याचप्रमाणे येथे जाणावे माशी मारताना चित्त शांत नसेल व तिच्यावर लक्ष दिले नाही तर मार चुकतो त्याप्रमाणे येथेही मन प्रमत्त झाल्यास अंतःकरण विक्षेपात पडते त्यामुळे दारुण दुःख येते म्हणून जो आपले मन सावधान ठेवतो तो समाधान पावतो व त्याचे जन्ममरण चुकते तिन्ही मात्रांचे भेद वेगवेगळे जाणून घ्यावेत त्यांच्या देवता ऋषी व छंद जाणून उच्चार करावा ओंकाराचा अग्नी ऋषी गायत्री छंद ब्रह्मा दैवत व पिवळा वर्ण आहे क्लिबीज क्रियाशक्ति जागृति अवस्था भूहेस्तान उदात्तस्वर ऋग्वेद विश्वात्मा रजो गुण भूतत्व प्रातवन गारहपत्यग्नि स्तूलभोत्र वैखरीवाचा स्तूल देह असे अनाता अकाराचे ध्यान उ अग्नि ऋषि त्रिष्टुपंद वैकुंठवासीदेवता रक्तवर्ण श्रृंबिज ज्ञानशक्ती स्वप्नावस्था भूवहस्तान भुवस, अनुदास्वर यजुर्वेद दक्षिणाग्नी नभतत्व मध्यन संवन सत्वगुण तेजस आत्मा प्रविभ कंठस्थान मध्यमावाचा सूक्ष्म देह असे मनात आणून उकार ध्यान करावे मकाराचा ऋषी सूर्यऋषी रु, जगती छंद कैलासवासीदेवता श्वेतवर्ण हृंबीज द्रव्यशक्तिद्रवस्थ स्वस्थानितर स्वर, सामेद आहवनीय अग्नि दऊ सत्व तृतीय सवन प्राज आत्मा तमो गुण आनंद भोग हृदय स्थान पश्यचा कारण देह असें मकार ध्यान अर्धमात्रेचा वरुण ऋषि विराट परमात्मा विराटछंद परमाता क्रोंबिज विज्ञानशक्ती सर्वर्ण भूभूर्वस्वहस्तान भु, भु तुर्यावस्था सर्वगुण सर्वस्वर सावर्तक अग्नि सर्वसवन प्रत्यगात्मा तीन तीनतत्वे वेदनाद परावाणी निरतीशयानंद मूर्धास्तान अस्मिता महाकारण देह असे अर्धमात्रेचे ध्यान आहे ध्वनीचा ब्रह्मऋषी परब्रह्मदेव अव्यक्त गायत्री छंद अवस्था मनोन्मनी चित शक्ती स्वात्म्य अवस्थिती चिदाकाशस्तान असे जाणून जे ध्यान करतात त्यांना त्वरेने मुक्ती मिळते विश्वात्म्याचे विराटाशी तैजसात्म्याचे सूत्रात्माशी व प्राज्ञाम्याचे अक्षराशी भेदरहित साम्य करावे देहपिंड व व्यष्टी आणि ब्रह्मांड समष्टी आहे या दोघांचे लक्षार्थ हा अखंड एकच आहे हे स्वरूप ध्यानी आणावे पहिली रस्वाता दुसरी दीर्घ तिसरी लुप्त व चौथी अर्ध मात्रा ही अगोचर आहे पहिली व्यक्त मात्रा दुसरी अव्यक्त तिसरी चिच्छक्ती व अमात्रा परब्रम्ह ओंकाराचा उच्चार करून प्रमाणे मात्रांचे चिंतन करून मनात लक्ष ठेवून ध्यानात सादर राहावे प्रणव हे आत्म्याचे नाव आहे म्हणून ओंकार हे ब्रह्म आहे नामी व नाम अभेद असतात म्हणून ही उपासना श्रेष्ठ आहे मृत्यूचिन्हे जाणून उपासना करून स्वरूपाचे चिंतन करत राहतो तो ब्रह्मात लीन होतो जरी आपले मन ब्रह्मात लिन झाले नाही तरी वैखरी वाणीने प्रणवाचा जप केल्याने मुक्त होतो चित्ताला लय न झाला तरी वैखरी वाणीने जप होतो जपताना प्राणलय होऊन तो ब्रह्मलोकी मुक्त होतो गुरुदेवांच्या कृपेने प्रणवाचे ध्यान करूण या देहीच मुक्त व्हावी अथवा क्रममुक्ती घ्यावी ब्रह्मलोकी गती होऊन ब्रह्मासह मुक्ती मिळणे ती क्रममुक्ती तिने पुन्हा जन्ममरण येत नाही मात्रांचा अभ्यास जसा असेल तसा लोक मिळेल प्रणवाच्या उपासने मार्ग सहसा सुटणार नाही तो, तो येथेच ज्ञान होऊन जीवनमुक्त होऊन प्रारब्ध भोगून ब्रम्मी लिन होतो त्याचे प्राणोत्क्रमण होत नाही प्राणस्वरूपात निर्माण पावतात ज्याप्रमाणे तापलेल्या पाषाणावर थोडे पाणी सोडले असतात ते त्याच्यावर न राहता पाषाणात झिरते तसे मुक्ताचे प्राण निवून जात नाहीत स्वरूपात लीन होतात जो कार्य ब्रह्मोपासक आहे त्याला एक सुषुम्ना मार्ग आहे त्याला क्रममुक्तीसाठी ब्रह्मलोक मिळतो मृत्यूवेळ जाणून नवद्वारांचा निरोध करून ब्रम्हरंध्राचा भेद करून ओम उच्चार करून तो जातो एक मात्रा एवढे ध्यान घडून प्राण गेल्यास त्याला ऋग्वेदाने भूलोकी जन्म मिळतो तो ब्रह्मकुळात जन्म घेऊन ब्रह्मचर्याने तप करून ज्ञानी होऊन निश्चयाने निर्वाण घेतो दोन मात्रा ध्यान घडून प्राण गेल्यास त्याला यजुर्वेद सोमलोकास पोच तेथे दिव्य सुख भोगून तो भोगीवर पुन्हा जन्म घेऊन ज्ञानी होऊन निश्चयाने निर्वाण घेतो जर तीन मात्रा ध्यान घडून प्राण गेला, प्रान गेला तर त्याला सामवेद सूर्यलोकास नेऊन पोचविो तेथे तो, ते तो पापमुक्त होऊन ब्रह्मलोकी जातो तेथे ध्यानस्थ होऊन तो निश्चयाने मुक्त होतो कार्या हुन पर परती होऊन इतर असा जो निर्विकार पुरुष व अजरामर आत्मा त्याच्या रूपात तो उपासक मिळून जाऊन एक होतो जो नाम रूपाला सोडतो त्याला मोह व शोक कोठून ज्याला साडेतीन मात्रांचे ध्यान घडते तो अपरिच्छिन्न होतो तो व्यापून राहतो त्याचे गमन कोठे होईल त्याला जाणे नाही व येणे नाही येथेच मुक्त होणे राजा प्रणव प्रणवोपासना कुरुण तु हे जाणून घे मत्परमहंस प्रिवराजकाचार्यवर्य श्रीमत्सद्गुरुदेव श्रीमत्वासुदेवानंद सरस्वती विरचि श्री दत्तमहात्मे पंचत्रिशोध्याय श्री गुरुदेव पंच पंच गुरु दत्तार्पणमस्त ल्लभ नरी गा तेयांड वासुदेवांद सर स्वती सर्गेक श्री पाजशी वल्लभ न हरी पत्ता या दि